श्री गणेशायनमहा अयोध्याकांड चतुर्थ सर्ग रामाने मातेचा निरप घेणे आणि सीता लक्ष्मणासह हो, वनगमनाची तयारी करणे श्री महादेव म्हणाले हे पार्वती श्री रामाना पाहून राणी सुमित्रा गोंधळून गेली आणि महाराणी कौशल्याला म्हणाली हा रामालाय श्रीरामाचे नावं ऐकताच कौशल्याची दृष्टी बाहेर वळली विशालनयन रामाना पाहून आणि त्यांना आलिंग नेऊन तिने त्या आपल्या मांडीवर बसवली त्यांच्या मस्तकाचे अवघराण करून तिने नीरकमळाप्रमाणे कांती असणाऱ्या प्रभु रामचंद्रांना कुरवाळले आणि म्हटले बाळा तुला भूक लागली असेल थोडी मिठाई खा राम म्हणाले आई ही वे भोजनाची नाही कारण मी आज लगेच दंडकारण्यात जाण्याचे ठरवले कैके मातेला वर देऊन माझ्या सत्य पिताने भरताला अयोध्येचे राज्य दिले आहे आणि मलाही वनाचे उत्तम राज्य दिले आहे मुनिवे वेश धारण करून मी चौदा वर्षे राहीन आणि मग पुन्हा लवकर परत येईन तू कसलीही काळजी करू नकोस अचानक ते वचन ऐकल्यावर उद्विग्न होऊन माता कौशल्य शुद्धीवर आल्यावर दुःखरूपी सागरात बुडून गेलेली ती अतिशय दुःखाने व्याघुळ होऊन श्री रामाना म्हणू लागली अरे रामा जर तू खरोखरच वनात जाणार तर मलाही तुझ्या बरोबर कारण तुझ्याशिवाय मी अर्धा क्षण तरी कशी बरे जिवंत राहू शकेन ज्याप्रमाणे लहान वासराला सोडून एखादी गाय अन्य कुठेही राहू शकत नाही त्याप्रमाणेच प्राणापेक्षा अधिक अधिक प्रिय असणाऱ्या तुझ्यासारख्या पुत्राला मी सोडू शकत नाही महाराज जर भरदार प्रसन्न झाले असतील तर ते खुशाल त्याला राज्य देऊ देत परंतु मला प्रिय असणाऱ्या तुला वनवासात जाण्याची आज्ञा त्या रिका बरे दिले व कैकेला वर देणारे महाराज तिला खुशाल आपले सर्वस्व देऊ देत परंतु तू काहीकैता आता महाराजांना काय अपराध केला आहेस हे रामा तुझे पिता दसे तुझे गुरु आहेत तसे मीसुद्धा त्यांच्यापेक्षा अधिक प्रमाणात तुझी गुरु आहे जरी पित्याने तुला वनात जाण्याची आज्ञा केली असली तरीसुद्धा मी माझ्या पुत्राला थांबवेन माझ्या वचनाचे उल्लंघन करून जर तू राजांच्या आज्ञेने वनात जाशील तर मी प्राणत्याग करून यमसदनाला जाईन त्यावेळी ते वचन लक्ष्मणाने सुद्धा ऐकले आणि श्रीरामाकडे पाहून जणू तिन्ही लोकांना भस्म करीत म्हणाला वेड्या भ्रांतचित्त झालेल्या आणि कैकेला वश झालेल्या राजा दशरथांना कैद करून भरताला व त्याला सहाय्य करणाऱ्या त्याच्या मामानंसुद्धा मी ठार करून टाकेन कालाग्नीप्रमाणे सर्व लोकांना जाळून टाकू शकणाऱ्या माझे शौर्य आज सर्व लोकांना प्रथम बसले शत्रूचे दमन करणारे हे रामा तुम्ही स्वतःवर अभिषेक करून घेण्याची तयारी करा त्यामध्ये विघ्न आणणाऱ्या माणसांना मी हातात धनुष्य घेऊन ठार करीन असे बोलणाऱ्या लक्ष्मणाला आलिंगन देऊन रघुनाथ त्याला म्हणाले हे रघुश्रेष्ठ आहे लक्ष्मणा तू फार शूरवीर आहेस आणि माझे हित जपण्यास तू तत्पर आहेस तू काही म्हणालास ते सर्व खरे आहे हे मी जाणतो परंतु तसे करण्याची ही योग्य वेळ नव्हे हे जे काही सर्व राज्य तसेच देह इत्यादी दिसत आहेत ते जर सत्य असते तर त्या संदर्भातील तुझे परिश्रम सफळ झाले असते परंतु तसे नाही मेघांच्या समूहात असणाऱ्या विजेच्या लखलगा लखलगाटाप्रमाणे भोग हे चंचल न टिकणारे आहेत आणि अग्नीने तापलेल्या लोखंडावर पडलेल्या पाण्याच्या थेंबाप्रमाणे आयुष्य हे सुद्धा क्षणिक आहे सापाच्या तोंडात अडकलेल्या बेडकाला सुद्धा माश्या खाण्याची इच्छा होते त्याप्रमाणे कालरूपी सापाने ग्रस्त झालेले लोक सुद्धा अनेक मिळावेत म्हणून माणूस रात्र कष्ट करून मोठ्या दुःखाने कर्माच्या खटपटी करतो परंतु देह हा आत्म्यापेक्षा भिन्न आहे हे जर विवेकामुळे कळून आले तर या जगात कोणता मनुष्य भोग कसा भोगू शकेल बाप आई भाऊ पुत्र पत्नी नातेवाई हे हो अपनी भेट पंडपोईर जमले प्राणी भेटे प्रमाणे कि नदी का प्रवाहा में एकत्र आष्ठां समूहाप्रमा क्षणिक है लक्ष्मी ही छाएप्रमाण चंचल आया था अनुभव है पैयावल तरंगा तारुण्य अनित्य है स्त्री सुखय स्वप्ना प्रमाण मिथ्या है और आयुष्य अल्प है तथापि प्राणा केवड़ा हा अभिमान रोग इत्यादीने सदैव भरलेला हा संसार स्वप्नाप्रमाणे आहे किंवा गंधर्व नगराप्रमाणे मानून मूळ लोक त्याचे अनुसरण करतात सूर्याच्या उदय आणि अस्ताबरोबर आयुष्य क्षीण होत असते तसेच इतर लोकांचे वार्धक्य आणि मरण पाहिले जात असून सुद्धा मूढ माणूस कधीही जागा होत नाही दिवस तसाच आहे आणि रात्रही तशीच आहे आज ज त्यात फरक नाही असे वाटून मतीमोड झालेला माणूस हा भोगांच्या मागेच धावत सुटतो त्याला काळाचा वेग कळत नाही <coughs> कच्च्या घड्यात भरलेल्या पाण्याप्रमाणे प्रत्येक क्षणी आयुष्य क्षीण होत आहे आणि वाईट गोष्ट अशी की शत्रूप्रमाणे रोगांचे समूह शरीर नष्ट करीत असतात वृद्धावस्था ही एखाद्या वाघिणीप्रमाणे भिभवित पुढे उभी असते आणि मृत्यू सुद्धा तिच्याबरोबरच चालत असतो आणि तो अंतकाळाची वाट पाहत असतो तथापि कृमी विष्ठा भस्मय असे स्वरूप असणाऱ्या या शरीरा शरीराबद्दल अहम भावना धारण करणारा प्राणी हा मी लोकप्रसिद्ध राजा आहे असे समजत असतो हे लक्ष्मणा ज्याच्या आधाराने तू जगाला दग्ध करू इच्छितोस तो देह त्वचा अस्थि मांस विष्ठा मूत्र शुक्र आणि रक्त इत्यादीने बनलेला असून तो विकार पावणारा आणि परिणाम पावणारा आहे तो देह आपला आत्मा कसा असेल ते सांग बरे देहाचा अभिमान बाळगणाऱ्या पुरुषाच्या ठिकाणीच सर्व दोष प्रकट होतात देह म्हणजे मी अशी जी बुद्धी तिथेच अविद्या हे नाव आहे आणि मी देह नाही मी चेतन आत्मा आहे अशा बुद्धीला विद्या असे म्हटले जाते जन्म मरणरूपी संसाराचे कारण अविद्या तिला निवृत्त करणारी विद्या आहे म्हणून मोक्षाची इच्छा करणाऱ्या माणसाने नेहमी विद्येच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करावे असावा त्या प्रयत्नामध्ये हे शत्रुघातका काम क्रोध इत्यादी विकार हे विघ्न नरे शत्रू आहेत त्यामध्ये सुद्धा क्रोध हा एकटाच मोक्षामध्ये विघ्न आणण्यास पुरेसा आहे क्रोधाने झपाटलेला पुरुष माता पिता सुहृध आणि बांधव यांचासुद्धा वध करतो मनाच्या संतापाचे मूळ कारण क्रोधच आहे क्रोध हाच माणसाला संसारात बद्ध करणार आहे क्रोध हा धर्माचा क्षय करणार आहे म्हणून हे लक्ष्मणा तू क्रोध टाकून क्रोध हा एक महान शत्रु है तृष्णा आतरणी नदी है सतोष तृष्णा मजे वैतरणी नदी है सतोष हा नंदनवन है और शांति हीधीन है मनु शांति धारण करोधरूपी शत्रु का प्रभाव तुझे पड़ना नहीं आत्मा हा देह इंद्रिय मन प्राण बुद्धि इत्यादिपेक्षा संपूर्णपण वेगड़ा है तो शुद्ध स्वयंप्रकाशी विकार रहीत आकाररहित है दो जोपर्यंत देह इंद्रिय प्राण हँचपेक्षा आत्म्या भिन्नत्व मानसे जा तो मृत्युपाशाने बद्ध मणसे संसारुख समूह ने पीड़ित होता मनुन ये लक्ष्मण आत्मा हा देह इत्यादिपेक्षा भिन्न है हि गोष्ठ तू ने मना बा आत्मा हा बुद्धि इत्यादि पर वेगड़ा है हे जा तू सर्व बाह्य व्यवहार कर सर्व प्रारब्ध सुखरूप किंवा दुःखरूप असेल तसे भोगत तू मनामध्ये खेद करू नकोस हे रघुकुल उत्पन्न लक्ष्मणा बाह्य जगात सर्वत्र इंदिय इत्यादी द्वारा कर्तृत्व प्रकट करीत प्रारब्धाच्या प्रवाहात उपस्थित झालेले कार्य करतानासुद्धा तू कर्मबंधनात घडणार नाहीस आत रागद्वेषरहित शुद्ध स्वभाव असणारा तू कर्माने लिप्त होणार नाहीस हे जे मी सांगितले त्या सर्वांचा तू मनामध्ये नेहमी विचार कर हे लक्ष्मणा मग तू संसारातील सर्व दुखाने कधीच बाधित होणार नाहीस हे आई तू सुद्धा मी सांगितलेल्या गोष्टीवर नेहमी मनात विचार कर नंतर हे माते माझ्याशी पुन्हा होणाऱ्या भेटीची तू वाट पहा तुला फार दुःख सोसावे लागणार नाही ज्याप्रमाणे नद्यांच्या प्रवाहात पडलेल्या नावांचे नेहमी एकत्र असणे संभवत नाही त्याप्रमाणे प्रारब्ध कर्मगतीमुळे सर्व जीवांचे नेहमी एकत्रच राहणे शक्य नसते चौदा वर्षाचा अवधी अर्ध्या क्षणाप्रमाणे निघून जाईल म्हणून हे आई दुःखाला दूर ठेवून तू माझ्या वनगमनाला अनुमती दे असे जर तू करशील तर मी वनामध्ये सुखाने राहू शकेन असे बोलून श्रीरामचंद्र पुष्काळ वेळपर्यंत मातेच्या चरणावर पडून राहिले त्यानंतर त्यांना उठवून आणि मांडीवर बसवून व आशीर्वाद देऊन कौसल्याने त्यांचे अभिनंदन केले कौशल्या म्हणाले हे रामा तू हिंडत असताना बसला असताना किंवा झोपी गेला असताना ब्रह्मदेव विष्णू शिव इत्यादी तसेच गंधर्वासहित सर्व देव तुझे सदा रक्षण करोत। अशा प्रकारे रामाना पुन्हा पुन्हा अलिंग देऊन मातेने त्यांना निरोप दिला त्यावेळी आनंदाश्रोणी गदगद झालेल्या लक्ष्मणाने सुद्धा श्रीरामाला वंदन केले आणि म्हटले दादा माझ्या अंतःकरणातील संशय तुम्ही दूर केलात आता तुमची सेवा करण्यासाठी से मी तुमच्या मागोमागे येईन मला तशी अनुज्ञा द्या दादा माझ्यावर कृपा करा तसे न झाल्यास मी प्राणत्याग करेन तेव्हा श्रीराम लक्ष्मणाला म्हणाले ठीक आहे चल उशीर करू नकोस त्यानंतर <coughs> सीतापती भगवान श्रीराम सीतेला समजवण्यासाठी निघाले आणि आपल्या महालात पोहोचले तेव्हा सुंदर स्मित करीत बोलणाऱ्या सीतेने आपले पती आलेले पाहून एका सुवर्णपात्रामध्ये पाणी घेऊन रामांचे चरण भक्तीपूर्वक धुतले आणि पतीकडे पाहून तिने विचारले हे देवा यावे तुम्ही सेनेशिवाय कसे का आलात प्रार्थकाळी तुम्ही कुठे गेला आहात तुमचे श्वेतछत छत्र कुठे आहे वाद्ये का जात नाहीत आणि किरीट इत्यादी राजूचित भूषणाशिवाय तुम्ही कसे आला आहात मंत्री आणि यांच्या यांच्यासह मोठ्या थाटामटाने का आला नाही अशा प्रकारे सीतेने प्रश्न केल्यावर श्री रामचंद्राने स्मित हास्य करून म्हटले हे प्रिये महाराजाने मला दंडकारण्याचे संपूर्ण राज्य दिले आहे म्हणून हे भामिने त्यांच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी मी त्वरितच तेथे जाणार आहे मी आजच वनात जाईन तू मात्र आपल्या सासूचे जवळ राहून तिची सेवा शुश्रूषा करीत राहा मी खोटे बोलत नाही श्रीरामचंद्राने असे म्हटल्यावर भयभय थोन सीता त्याला म्हणाली तुमच्या महात्म्या पिच्याने तुम्हाला वनाचे राज्य का बरे दिले तेव्हा रामचंद्राने तिला सांगितले हे पुण्यशिले प्रसन्न झालेल्या राजाने कैकेईला वर दिलाय त्यानुसार त्याने भरताला राज्य दिले आणि मला वनवास दिला त्या कैकेई मातेने माझ्यासाठी चौदा वर्षाचा वनवास मागितला तेव्हा माझ्यावर प्रेम करणाऱ्या पण सत्यवाधी राजांना तो मान्य करावा लागला म्हणून हे भाविने मी पित्याच्या प्रतिज्ञा खरी करण्यासाठी लगेच वनात जाणार आहे त्याबाबतीत तू विघ्न आणू नकोस ते श्रीरामांचे वचन ऐकून प्रसन्नतेने सीता म्हणाली जर तुम्ही जाणारच असाल तर आधी मी वनात जाईन नंतर तुम्ही यावे हे राघवा मला इथे सोडून तुम्ही जावे हे योग्य रवे तेव्हा आनंदित झालेले रघुनाथ गोड बोलणाऱ्या आपल्या प्रिय जानकीला सांगू लागले पुष्कळ व्याघ्र इत्यादी वन्यपशूंनी भरलेल्या भर वनात मी तुला कसे बरे नेऊ तेथे मानसाला खाणारे भयंकर स्वरूप असणारे असे राक्षस असतात आणि सिंह वाघ वराह इत्यादी हिंस्र पशु त्या वनात सगळीकडे फिरत असतात हे प्रिय वनात भोजनासाठी कडू व आंबट अशी फळे आणि कंदमुळे मिळतात घाऱ्या इत्यादी कोणतेही गोड पदार्थ आणि चटणी इत्यादी तोंडी लावणे तेथे कधीही मिळत नाही हे सुंदरी ती फळेसुद्धा कधीतरी कुठेतरी मिळतात तसे ते वनात खडे काटे गवज इत्यादी झाकून गेल्यामुळे वाट सुद्धा अनेकदा दिसत नाही ते वन अनेक गुहा आणि अने बिडे याने भरलेले तसेच रातकिडे तावणारे कीटक इत्यादीने युक्त आहे असे हे दंडकारण्य अनेक प्रकारच्या अडचणीने भरलेले आहे ते वन थंडी वारा ऊन युक्त आहे तेथे पायी चालावे लागते त्या वनात भयंकर राक्षस इत्यादींना पाहून तू त्वरित प्राण गमावून बसशील म्हणून हे कल्याणी तू घरातच राहा तू मला पुन्हा लवकरच भेटशील श्रीरामांचं हे वचन ऐकून दुःखी झालेली सीता थोडीशी रागावली आणि कंप पावणाऱ्या ओठांनी म्हणाली तुम्ही धर्मज्ञ आणि दयाळू आहात मी तुमची पतिव्रता धर्मपत्नी आहे मला घरी सोडून जाण्याची इच्छा तुम्हाला कशी बरी झाली आपल्या अनन्य भक्त व निर्दोष असलेल्या मला कसे सोडता येईल हे श्रीरामा वनामध्ये मी तुमच्याजवळ राहत असताना मला कोण त्रास देईल वनात जे दे काही फळ मूळ इत्यादी तुम्ही खाऊन उरेल तेच मला अमृताप्रमाणे गोड वाटेल ताने संतुष्ट होऊन मी तुमच्याबरोबर आनंदाने रममाण होईल तुमच्याबरोबर हिंडत असताना कुश काश क का, काटे इत्यादी सर्व काही मला फुलाने आच्छादलेल्या गालीच्याप्रमाणे होईल यात संशय नाही वनात मी तुम्हाला मुळीच त्रास देणार नाही उलट तुमच्या कार्यात मी सहाय्यक होईन लहानपणी मला पाहून एका ज्योतिषशास्त्रज्ञाने मला सांगितले होते की तू आपल्या पतीसह काही काळ आरण्यात राहशील त्या ब्राह्मणाचे वाक्य खरे होते दे त्यासाठी मी तुमच्याबरोबर वनात वनात येणार मी आणखी गोष्ट तुम्हाला सांगते ती ऐकून तुम्ही मला वनात घेऊन जा अनेक ब्राह्मणांच्या मुखातून तुम्ही पुष्कळशी रामायणे ऐकलेली आहेत त्यामध्ये सीतेश राम वनात गेला असे कुठेतरी सांगितले आहे का ते तुम्ही मला सांगा म्हणून तुम्हाला सहाय्य करणारी मी तुमच्याबरोबर वनात येणारच जर तुम्ही माझा त्याग करून जाल तर मी तुमच्यासमोरच माझे प्राण सोडेन अशा प्रकारे सीतेता तो दृढ निश्चय पाहिल्यावर रघुनाथ तिला म्हणाले हे देवी तू माझ्याबरोबर झटपट वनात चल तू ताबडतोब आपले हार आणि अलंकार अरुंधती या पत्नीला दे आपले संपूर्ण धन ब्राह्मणाला देऊन आपण वनात जाऊ असे सांगून भगवान श्रीरामाने लक्ष्मणाकडून लगेच ब्राह्मणाला भक्तीपूर्वक बोलावून घेतले रघुकुल श्रेष्ठ रामाने विद्वान आणि शीलसंपन्नाशा कुटुंबवत्सल ब्राह्मणाला शेकडो गाईचे कळप पुष्कळ द्रव्य दिव्य वस्त्रे आणि दिव्य अलंकार आनंदाने दिले आपले मुख्य मुख्य अलंकार सीतेने अरुंधतीला दिले तसेच श्रीरामाने आपल्या आईच्या सेवकांना नाना प्रकारचे धन दिले तसेच स्वतःच्या अंतपुरातील सेवक हजारो नगरवासीजीनं ग्रामीण भागातील लोक आणि ब्राह्मण यांना श्रीरामाने नाना प्रकारचे दान दिले लक्ष्मण आणि सुधार सुमित्रेला कौशल्याकडे सोपवले आणि हातात धनुष्य घेऊन तो श्रीरामा पुढे येऊन उभा राहिला त्यानंतर राम सीता आणि लक्ष्मण हे सगळे राजा दशरथांच्या महालाकडे जाण्यास निघाले हजारो कामदेवाप्रमाणे सुंदर शरीर असणारे व श्याम वर्णाचे भगवान श्रीराम सीते आणि लक्ष्मण या धाकट्या भावासह आपल्या कांदिने दशदिशांना प्रकाशित करीत राजमार्गावरून सावकाश चालू राहते त्यावेळी वाटेत कुतूहलाने नगरवासी आणि ग्रामवासी श्रीरामप्रभू सीता व लक्ष्मण यांच्याकडे पाहत होते आणि श्रीराम आपल्या आनंदमयी दृष्टीने त्यांच्याकडे पाहत व आपल्या चरणांच्या स्पर्शाने संपूर्ण जगाला पवित्र करीत आपल्या पित्याच्या महालात पोहोचले इती अध्यात्म इतिमद अध्यामरायण उमाश्वर संवाद अयोध्या चतुर्थसर्गत